वासनाधिक वासना केव्हाही समर्थ होऊ शकत नाही वासना म्हणजे बुद्धी आणि आधार यांच्यामधील चित प्रतिबिंबाच्या योगाने जड इंद्रियाने ग्रहण केलेल्या विषयांचे मुख्य संस्कार असून त्या वस्तुत असद्रूप असल्या तरी मिथ्याच उत्पन्न झालेल्या वेताळाप्रमाणे जीवाना दुःख देण्याला कारणीभूत होणाऱ्या या वासनांचा मन जागृत आणि स्वप्न या स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा अनुभव घेते परंतु मी चिद्रूप असल्यामुळे या वासना मला केव्हा स्पर्श करू शकत नाही मनाच्या दुष्ट स्वभावामुळेच उत्पन्न झालेल्या संसार स्थितीचे हा देह ग्रहण करो किंवा तिचा त्याग करू मी चिद्रूप असल्यामुळे ही संसार स्थिती मला लिप्त करू शकत नाही चैतन्य हे सर्व व्यापी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्मवर्णाच्या कल्पना वास्तविक केव्हाही संभवत नाही अशा स्थितीत प्राणी मरतो असे म्हटले जाते त्याचा अर्थ तरी काय तसेच तो कोणाकडून आणि कसा मारला जातो चित ही सर्वात्मक असल्यामुळे आणि ती सर्व वस्तूंचे जीवित सर्वस्व असल्यामुळे तिच्या ठिकाणी जगणे ही निराळी कल्पना उत्पन्न होणार कुठून सारू ह्यानं व्यापून राहणाऱ्या चित स्वरूपामध्ये जगणे ही संकुचित कल्पना उत्पन्न होण्याचे कारण असणे अर्थात त्यासंबंधीची इच्छाही उत्पन्न होण्याचा संभव नाही जगणे आणि मरणे या कुकल्पनांची परंपरा केवळ मनानेच निर्माण केली असून विमल आत्म्याशी ह्या दुष्ट कल्पनांचा संबंध केव्हाच पोहोचू शकत नाही ज्याच्या ठिकाणी मी देह आहे अशी भावना उत्पन्न झाली असेल त्याच्यावर देहाचा भाव किंवा अभाव अर्थात जन्म आणि मरण ह्या कल्पनांचा पकड़ा बसावा हे अगदी स्वाभाविक शुद्ध आत्म्यामध्ये मात्र मी देह या अहमभावाला अवकाशच नसल्यामुळे त्याच्या संबंधाने जन्म आणि मरण ह्या कल्पना संभवणार तरी कशा असा मी दे हो या भावनेसंबंधी विचार करू लागले तर ती भावना मन अहंकार मन किंवा जगातील अन्य पदार्थ वर्ग यापैकी कोणापासूनही उत्पन्न झाली आहे असे म्हणता येत नाही कारण अहंकार हा चित प्रतिबिंबामुळे उत्पन्न झालेला आहे परंतु प्रतिबिंब हे मिच्छा असल्यामुळे त्याच्या योगाने उत्पन्न झालेला अहंकारही निसंशय मिछ्छा आहे असंच म्हणावं लागेल त्याचप्रमाणे मन हे सुद्धा मृगजळाप्रमाणे मिथ्याच होणार आहे अशा रीतीने अहंकार आणि मन असत्रूप असल्यामुळे त्यांच्यापासून मी देह ही अहम भावना उत्पन्न होणार तरी कशे आता जगातील पदार्थ समुदायाकडे पाहू लागावे तो ते जड आहेत असेच दिसून येते त्यामुळे त्याच्यापासून देहा अहम भावना उत्पन्न होण्याचा मुळीच संभव दिसत नाही सारांश देह रक्त आहे हो मन हे विचारने नष्ट होणारे आहे आणि चित्तात जड आहेत अशा स्थितीत मी देह ही भावना उत्पन्न होणार तरी कुठून इंद्रिये ही नेहमी आप आपापल्या विषयामध्ये जागृत व्यापृत व्या, झालेली असतात आणि सर्व पदार्थ हे पदार्थ रुपाने स्थित असतात तर मग ही अहम भावना उत्पन्न होणार कुठून आपल्या प्रकाश प्रवृत्ती आणि मोह असल्या व्यापारात घडून गेलेल्या असतात आणि प्रधानरूपी प्रकृती ही नेहमी आपल्या मूल स्वरूपामध्ये अर्थात गुणसाम्यावस्थेमध्ये स्थित असते सत् जे ब्रह्म हे आत्मभावामध्ये निरंतर विश्रांती घेत असते अशा स्थितीत अहमभाव रूपी भावनेला अवसर मिळणार कुठून अभिमान धारण करना अहम को आकाराच है जी को ठिका है, है। तसेचिक स्वरूप का निर्देश को शब्दाने कराता तो कोणत्या वर्णाचा आहे तो कोणत्या कारणाने उत्पन्न झाला आहे आणि तो कशाचा विकार आहे असा हा अहम पदार्थ भाव रूप समजून मी त्याचे ग्रहण करू कि अभाव रूप समजून त्याचा त्याग करू या अहंकाराचे वर्णन करता येत नसल्यामुळे तसेच तो, तो भाव रूप आहे कि अभाव रूप आहे या संबंधीची उपपत्ती लागत नसल्यामुळे तो असदृप ठरून त्याचा मी जो आत्मा त्याच्याशी वस्तुत काही संबंध नाही असेच म्हणणे भाग पडते सारंश अशा रीतीने अहंकार असत्य आहे आणि त्याचा कोणाशी कोणता संबंध नाही असे म्हणावे लागते अशी वास्तविक स्थिती असल्यामुळे मी त्या अहंकाराच्या कल्पनेमुळे उत्पन्न होणारी मी तू ही द्वैत कल्पना आपोआपलीन होऊन जाते तात्पर्य जगामध्ये जे जे स्थित आहे ते ते सर्व ब्रह्मरूप आहे तसेच मी सद्रूप आणि तद्रूप आहे अशा स्थितीत मी व्यर्थ शोभ का करावा दे शुद्ध स्वरूप आहे ते जर जगद रूपाने सर्वत्र स्थित आहे तर त्या अद्वैत स्वरूपामध्ये परिच्छिन्न अहंकाराला अवकाश मिळणार या जगात वस्तुत पदार्थ श्री नसून तिच्या रूपाने सर्वव्यापी व्यापी आत्माच आहे आता जगातील पदार्थ सत्य आहेत असे क्षणभर मानले तर त्यांचा आणि आत्म्याचा संबंध कसा जडतो हे सांगता येणे शक्य नाही अर्थात ही गोष्ट प्रमाणाने सिद्ध करता येत नसल्यामुळे ही पदार्थ श्री मिथ्या है मन है आप इंद्रिया स्वप्न स्थिति प्रमाण करते बाह्य विषय चित्तत्वाला केविप्त करू शक नहीं अशा स्थिति को कबंध है कण सु यांचा ज्याप्रमाणे परस्पर संबंध घडू शकत नाही त्याचप्रमाणे देह इंद्रिय मन चित्तत्व ही जरी एकत्र दिसून आली तरी त्यांचा वास्तविक संबंध होणे केव्हाही शक्य नाही सारांश हा अहंकार रुपी महाभ्रम मिथ्याच उत्पन्न झालेला असून त्याच्यामध्ये गुरफटून गेलेले लोक हे माझे हे त्याचे अशा भ्रमात विनाकारण पडतात हा अहंकाराचा चमत्कार तत्वज्ञानाच्या अभावी उत्पन्न झाला असून सूर्यकिरणांच्या योगाने बर्फ वितळून जावे त्याप्रमाणे तत्वज्ञान होतास हा अहंकार क्षीण होतो वस्तुत आत्म्याव्यतिरिक्त या जगात दुसरे काहीही नाही यासाठी सर्व ब्रह्म आहे अशी भावना करत मी आता अनुभवसिद्ध प्रत्येक तत्वाचे अनुसंधान करतो आकाशाच्या वर्णाप्रमाणे मिथ्याच उत्पन्न झालेल्या अहंकार भ्रमाचे पुन्हा पुन्हा स्मरण न होणे हेच त्याचे श्रेष्ठ विस्मरण हो तेव्हा या अहंकार भ्रमाचा समूळ त्याग करून शरद ऋतूमधील आकाश स्वस्वभावने स्थित असते त्याप्रमाणे चित्त होऊन मी आपल्या आत्मस्वरूपामध्ये कायमचा स्थिर होतो कारण या अहंकार रुपी भ्रमाचे अनुसंधान मनुष्याला अनर्थ परंपरेमध्ये पाडते त्याची पातके वृद्धिंगत करते आणि त्याला संतापन उत्पन्न करते <coughs> दुर्वासना रूपी जलाने युक्त असलेल्या हृदय रूपे आकाशामध्ये अहंकार रूपी जीवितचा शेवट मरणादि दुःख परंपरेत होतो, होतो। तसेच जगातील सर्व भोग्य वस्तूंचे अस्तित्व अभावाने खंडित होते हर हर ही स्थिती किती कष्टप्रद आणि शोचनीय मला हे प्राप्त झाले आणि आता यापुढे मी हे प्राप्त करून घेईन अशा ती संतापजनक पीडा मूर्ख मनुष्याना भोगावी लागते आणि ग्रीष्म ऋतूतील सूर्यकांत मण्यामधील अग्निप्रमाणे ही त्यांची पीडा केव्हाच शांत होत नाही वरच्यावर वाढते आणि ज्याप्रमाणे एखादी जलाने ओथमलेली मेघमाला प्रचंड पर्वत शिखराकडे धावत जाते त्याप्रमाणे या जगातील विषयांच्या संबंधाची भावाभाव रूपी चिंता नेहमी अहंकाराच्या मागोमाग धावत होते परंतु हा अहंकार एकदा अजिबात नाहीसा झाला म्हणजे संसार वृक्ष शुष्क रसहीन होऊन जातो आणि त्यामुळे एखाद्या पाषणाला अंकूर फुटणे शक्य नसते त्याप्रमाणे या संसार पुन्हा केव्हाही अंकुर उत्पन्न होत नाही तृष्णारूपी नागिणी ह्या देहरूपी वृक्षा मिले बीर आश्रय करूपी गरुड़ा तृष्णारूपी नागिणी को विश्व मिथ्या अज्ञापन उत्पन्न जी सत्यता प्रतीत होते केवल भ्रमा प्रतीत होते उशा स्थिति मी तू इत्यादि भेद व्यवहार तरी सत्य कस उत्पत्ती उत्पत्तीचे कारण व्हायला योग्य नसलेल्या अज्ञानापासून हे जग निष्कारणच उद्भवले आहे अर्थात जे अकारणच उत्पन्न होते त्याला सत्यतरी कसे म्हणावे थोडक्यात असे की घट बनण्यापूर्वी मृत्यूकेत घट होता त्याप्रमाणे असलेल्या देहाची उत्पत्तीपूर्वी जी स्थिती होती तीच सध्या आहे आणि तीच पुढेही कायम राहील पाण्यावरील तरंग उत्पन्न होण्यापूर्वी आणि ते नाहीसे झाल्यानंतर पाण्याची शांत स्थिती असते आणि मधल्या स्थितीमध्ये आपली सौम्यता टाकून पाणी किंचित काल लाटांच्या रूपाने चंचल झालेले दिसले तरी ते पाणीच असते त्याप्रमाणे देहादी वस्तू जरी ब्रम्हहून काही काल भिन्न दिसल्या तरी त्या तत्वत ब्रह्मस्वरूपच आहे हा क्षणभंगुर देह एखाद्या तरंगाप्रमाणे स्वस्वरूपान च्युत झालेला असता तो देह म्हणजेच आत्मा अशा दृढ भावनेमुळे जी माणसे त्याच्यावर विसंबून राहतात ती दुर्दैव असून अशा प्राण्यांना अखेरीस दुःख भोगावे लागणे अपरिहार्य आहे देहादी पदार्थ आरंभी आणि अखेरीस अस्तित्वात नसतात आणि मध्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासमान म्हणून या परिच्छिन्न वस्तू संबंधाने मनाने आस्था बाळगणे सर्वचित आहे हे लिंग शरीर आपल्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर चिद्रूप आणि शांत असते अर्थात मधल्या स्थितीमध्ये ते वस्तुत चिद्रूपच आहे आता या ठिकाणी असा प्रश्न उत्पन्न होतो की स्थूल सूक्ष्मादी देह असद्रूप त्यांचा भास तरी काय उत्पन्न होतो तर ह्याचे उत्तर असे आहे की स्वप्न भ्रम झालेल्या मनुष्याची स्थिती एखादा आमली पदार्थ सेवन केल्यामुळे उत्पन्न झालेली उन्मत्तद नावेतून जात असतात नदी तीराची दिसणारी उलटी गती वातपिताधिकांच्या योगाने झालेले विकार दृष्टीविकारामुळे आकाशात दिसणारा दोन चंद्रांचा भ्रम एखाद्या प्रियतम वस्तूच्या लाभामुळे उत्पन्न होणारा विलक्षण आनंद तसेच कामादी विकारामुळे होणारी दशा इत्यादी स्थितीमध्ये ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्या भ्रमामुळे किंचित काल भासमान होतात परंतु ती स्थिती नाहीशी झाली म्हणजे पूर्वी भासमान होणाऱ्या वस्तू आपोआप क्षीण होतात याच ज्ञायाने स्थूल सूक्ष्मादी देहांचा भ्रम आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे निसंशय बाधित होतो हे चित्ता या जगातील सर्व वस्तू सत्य आहेत असा तू आपला विनाकारण भ्रम करून घेतलेला असल्यामुळे त्यांच्या संयोग वियोगापासून सुख दुःखांचा उदय होऊन तुला नेहमी पीडा होत असते अर्थात स्वप्न आणि जगत भ्रम यांच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो इतकाच आहे की स्वप्न स्थितीतील भ्रम अल्प टिकतो आणि हा जगताचा भ्रम जीवनमुक्त स्थिती प्राप्त होईपर्यंत टेकतो ही कालाची न्यूनधिकताही तू आपल्या कल्पनेनेच निर्माण केली असे परंतु स्त्री पुत्र इत्यादीचे मरण हे जरी काल्पनिक असले तरी त्यांना सत्य समजून त्यांच्या ठिकाणी आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्याला दुःख भोगावे लागते त्याप्रमाणे हे चित्ता या जगातील सर्व वस्तू आणि त्यांचे संयोग वियोग परमार्थ सत्य आहेत अशी तुझी भावना झालेली असल्यामुळे तुला या संसारात दुःख मिश्रित सुख भोगावे लागते परंतु हा तुझा अपराध नसून तुझ्या ठिकाणी अहम भाव धारण करणारा जो मी त्या माझाच तो अपराध आहे त्यामुळे मृगजळाप्रमाणे मिथ्या असूनही तू मला सत्य भासोस जे जे तू करतोस ते ते मीच केल्यासारखे होते या करता, भोगाच्या योगाने परिपूर्ण असे हे दृश्य जग मिथ्या आहे असा बुद्धी बुद्धीचा दृढ निश्चय झाला म्हणजे मन उन्मन होते आणि हेमंत ऋतूतील मंजरीप्रमाणे सर्व भोग वासना आपोआप असतंगत होता अथवा मी चिद्रूप आहे आणि माझा चित्ताशी कोणत्याही तऱ्हेचा संबंध नाही अशा साक्षात वृत्तीचा आश्रय करून टाकून दिले म्हणजे स्वभावतात प्राप्त होऊ लागते हे चित्ताचे व्यसन बनलेले परंतु त्याला विषयापासून परागमुख करून स्वरूपोनुख करावे आणि अशा रीतीने परमात्मा त्याला भस्मसात करून टाकले म्हणजे ते आपल्या शाश्वत आणि निर्मल स्थितीप्रत जाऊन पोहचते ज्याप्रमाणे रणांगणात शत्रुशी लढता लढता आपल्याला मरण आल्यास आपण स्वर्ग लोकाप्रत जाऊन पोहोचणार आहोत असा बुद्धीचा निश्चय करून टाकतो आणि अशा प्रकारे मनाचा निश्चय करून आपल्या देहावरील आसक्तीचा निराश करतो आणि स्त्री पुत्र धन इत्यादी आईिक विषयावरील आसक्तीचे आपल्या मनातून उच्चाटन करून निधड्या छातीने शत्र लढतो आणि आपल्या संकल्पाप्रमाणे धारातीर्थी पतन पावून स्वर्ग लोकाला जिंकतो त्याप्रमाणे मी देहापासून भिन्न आहे असा साक्षात्कार करून घेऊन आणि विषय वासनांचा सर्वस्वी त्याग करून मन हे आपल्या स्वतःचा नाश करून घेते आणि अशा रीतीने अखेरीस परमपदा प्रत जाऊन पोचते <coughs> मन हाच मनाचा शत्रु आहे आणि शरीराचा मनाशी असलेला संबंध हा आधार आणि अधेय यांच्या संबंधासारखा आहे म्हणजे शरीर हे एखाद्या घटाप्रमाणे आधार असून मन हे घटातील पाण्याप्रमाणे अधेय आहे अर्थात एखादा घट फुटला किंवा त्यातील पाणी उतरून टाकले म्हणजे त्यांचा आधार अधेय भाव नाही सावतो त्याप्रमाणे शरीर मन ह्यापैकी एकाचा अभाव झाल्याने त्या दोघांचा संयोग नाही सावतो शरीर जरी नाहीसे झाले तरी मन कायम ते नाहीसे झाले असे म्हणता येत शरीर आणि मन ही रागद्वेषयुक्त असून ती एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आणि परस्परजीवी आहेत अर्थात मूलभूत अज्ञानासह त्यांचा नाश झाल्याशिवाय जीवाला खरे सुख प्राप्त होणे हेव्हाही शक्य नाही विषयो उपभोगा करता उत्पन्न झालेले शरीर नाहीसे झाले तरी जोपर्यंत मन कायम आहे तोपर्यंत होणे अनिवार्य आहे देह नाहीसा होताच मन नाहीसे झाले असे म्हणणे म्हणजे आकाशातून संचार करणाऱ्या स्त्रीने भूमीला व्यापून टाकले असे म्हणणे इतकेच हास्यास्पद आहे सारांश जोपर्यंत शरीर आणि मन या दोन परस्पर विरोधी वस्तू एकत्र आहेत बाणांचा अपरिमित दुःख भोगावे लागते त्याप्रमाणे जीवाला हजारो अनर्थ परंपरा भोगावी लागतात खरोखर परस्पर विरुद्ध असलेल्या देह मनाचा ज्यामध्ये संसर्ग होतो अशा विषयोपभोगात रममान होणाऱ्या मनुष्याला वडवा नसतो तेथेही रममाण होऊ शकेल असही म्हणायला हरकत नाही एखाद्या लहान मुलाने यक्षाची कल्पना करावी त्याप्रमाणे या मनाने आपल्या संकल्पाने देहाची कल्पना केलेली असून ते मन त्याला यावत जीव अन्न देऊन पुष्ट करते त्याला आपल्या अभिनिवेशापासून वा आसक्तीपासून उत्पन्न होणारी सर्व प्रकारची दुःख देते त्याचप्रमाणे मनाने दिलेल्या पिढेच्या योगाने संतप्त झालेला देह हो, मनाला ठार मारण्याची इच्छा करतो अर्थात दुर्विषयाच्या सेवनाने तो मनामध्ये राग द्वेष शोक मोह पाप इत्यादी विकार उत्पन्न करून त्याला दुःख देण्याचा प्रयत्न करतो आता यावर अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की देह हो हा मनापासून उत्पन्न झालेला तो त्याच्या पुत्राप्रमाणे अशा स्थितीत तो आपल्या पितृस्थानी मनाला ठारका मारतो तर याचे उत्तर असे की बाप आतताही बनवून मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागला तर मुलगा सुद्धा बापाला ठार मारायचा प्रयत्न करतोच आणि त्यात अन्याय असे काहीच नाही परंतु वास्तविक पाहू गेले तर या जगात कोणी कोणाचा शत्रू नाही कोणी कोणाचा मित्रही नाही जे प्राणी आपल्याला सुख देतात त्यांना आपण मित्र समजतो आणि जे प्राणी आपल्याला दुःख द्यायला कारणे गुंतवतात ते आपले शत्रू आहेत असे आपण मानत असतो ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे मनाकडून पीडित झालेला देह आपल्या मनाला मारण्याची इच्छा करतो आणि त्याचप्रमाणे मन सुद्धा आपल्याला होणारी सुख सर्व दुखे, क्षणात शरीरावर लागण्याची इच्छा करते अशा रीतीने देह आणि मन ही स्वभावतास परस्पर विरुद्ध असल्यामुळे त्यांचा परस्पर संबंध जुळल्यावर मनुष्याला सुख होणे शक्य आहे काय आता मन क्षीण झाले असता देह हा दुःखाचे माहेरघर बनू शकत नाही आणि यामुळे मनाचा क्षय करून टाकण्यासाठी उत्कंठित झालेला देह ज्ञान आणि त्याची साधने प्राप्त करून घेण्याकरता धडपड करत असतो आता यावर कोणी असे विचारील की मन क्षीण करून टाकण्यासाठी देह प्रयत्न करत असतो तर मनाने तरी देह प्रयत्न का करू नये परंतु हा आक्षेप बरोबर नाही कारण ज्याच्या ठिकाणी विवेक उत्पन्न झालेला नाही अशा मनाने शरीर नष्ट करून टाकले किंवा न टाकले तरी ते नेहमी अनर्था होत असल्यामुळे इष्टसिद्धी होणे केव्हाही शक्य नाही त्यामुळेच ते मन देहाचा नाश करण्याचा प्रयत्न करत नाही मन आणि शरीर ही जड रूप असली तरी परस्पराशी संबंध झालेली असल्यामुळे मेघ आणि सरोवर यांच्या प्रमाणे ती एकमेकांना ती परस्पर विरुद्ध असताही अन्य ताबात्म्या ध्यासामुळे एकरूप बनतात आणि जल आणि अग्नि यांचा संयम स्वयंपाक व्यवहाराला जसा उपयोगी पडतो तशी त्यांची एक रूपता ज्याप्रमाणे दुःखाला कारणीभूत होते त्याचप्रमाणे मोक्षसाधनाच्या बाबतीतही त्या दोघांचा मोठा उपयोग होतो आता देह हा चित्ताच्या अधीन असल्यामुळे क्षय झाला म्हणजे देहाचाही समूळ क्षय होतो उलट चित्त वृद्धिंगत होऊ लागले म्हणजे वृक्ष तसा शेकडो शाखांच्या योगाने विस्तार पावतो तसा देहसुद्धा वाढीला लागतो मन क्षीण झाले म्हणजे देह स्वाभाविकपणेच वासनारहित होतो परंतु केवळ देह क्षीण झाल्याने मन क्षीण होऊ शकत नाही यासाठी मनुष्याने मनच क्षीण करण्याचा प्रयत्न करावा मनोरूपी अरण्यामध्ये संकल्परूपी वृक्ष वृद्धिंगत झालेले असून त्यावर तृष्णारुपी लता वाढलेली आहे संकल्प वृक्ष आणि त्यावरील तृष्णारुपी लता तोडून टाकून हे मनरूपी आरण्य मी आता साफ करून टाकतो आणि अशा रीतीने त्या विस्तृत भूमीमध्ये सुखाने विहार करतो मनातील संकल्पांचा नाश करून टाकला म्हणजे त्यांचा मनपणा शिल्लक राहणार नाही तर वर्षा ऋतू संपताच आकाशातील माझे मन शांत होईल सप्त धातूंच्या योगाने बनलेला हा देह शत्रू असून मन क्षीण झाल्यानंतर तो नाहीसा हो किंवा तसाच राहो मला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही विषयोपभोगाच्या योगाने मनाला संतुष्ट करण्यासाठी ज्या शरीराची आवश्यकता उत्पन्न होते त्या शरीराशी माझा येतकिंचित संबंध नाही आणि मी त्या शरीराचा कोणी नाही तसेच विषयोपभोगापासून ज्या क्षणिक सुखाची प्राप्ती होते त्या सुखाशी तरी मला काय करायचंय मी देह नव्हे असे मानायला मोठे सबळ कारण आहे ते हे की शवाच्या ठिकाणी सर्व अवयव यथास्थित असताही पाहणे ऐकणे इत्यादी व्यवहार करायला ते शव समर्थ होत नाही त्यासाठी माझे वास्तविक स्वरूप देहातीत आहे तसेच मी नित्य आणि स्वयंप्रकाश आहे मी आकाशातील सूर्याचाही प्रकाशक आहे यात तिळ मात्र शंका नाही मी अज्ञ नाही आणि मला दुःख माहित नाही अनर्थ आणि यातना यांचा माझ्या आत्मस्वरूपाला स्पर्शही होऊ शकत नाही हे शरीर नाहीसे होवं किंवा आहे स्थितीत कायम टिकून राह मी आपल्या अनामय आणि दुःख अशा आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे ज्याप्रमाणे एखाद्या राजा पुढे एखाद्या क्षुद्र मनुष्य उभार नाही त्याचप्रमाणे माझ्या सर्व व्यापी पुढे वासना मन इंद्रिय आणि इत्यादी क्षुद्रे मी आता त्या परमपदा पर्यंत जाऊन पोहचलो आहे मी केवळ आत्मस्वरूप बनलो आहे मी विजयी झालो आहे मी शांत निरंश निरीच्छ आणि निर्वासन झालो आहे ज्याप्रमाणे तिळातून तेल काढणे म्हणजे त्या तेलाचा आणि तिळाचा काही संबंध उरत नाही त्याप्रमाणे मन इंद्रिय आणि देह यांचा आणि माझा आता मुळीच संबंध राहिलेला नाही आता प्रारब्ध शेष भोगण्याकरता मी आपल्या श्रेष्ठ स्वरूपापासून जरी किंचित चलित झालेला दिसलो तरी पूर्व वासनेशी माझा वस्तुत काही संबंध नाही असे अनुसंधान करत असल्यामुळे हा माझा देहेंद्रीय आदी परिवार आता माझ्या कर्मणुकीचा विषय होऊन बसला असून तो माझ्या भोवती शोभत आहे तसेच स्वच्छता पूर्णकामता सत्ता हृदयता सत्यता विदितात्मता आनंदिता उपशमिता मृदुभाषिता पूर्णता निर्लोभिता अबाधित स्वभावता कांतिमता ऐकतानता सर्वता निर्भयता अद्वैत माझ्या कांता अभ्यदयशाली समज शांत आणि सौभाग्य युक्त असून त्या सुंदरी माझी निरंतर सेवा करत असतात माझे आत्मस्वरूप नित्य आणि सर्व व्यापी त्याच्यामध्ये सर्व कल्पना संभवतात सार सर्व विषयासंबंधाचे रागद्वेषाने त्यांच्यापासून उद्भवणारी सुखदुखेही माझ्या मनातून आता अजिबात नाहीशी झाली यासाठी मोहरहित निर्मनस्क आणि विकल्परहित झालेला मी शरद ऋतूतील आकाशात एखाद्या मेघाने लीन व्हावे त्याप्रमाणे सर्व दृश्य भावाचा त्याग करून आपल्या निर्मल आत्मस्वरूपामध्ये मी आता कायमची विश्रांती घेतो इतिश्री वाशिष्ठ महारामायणे उपशम प्रकरणी सर्ग त्रेपन्न सर्ग श्री वशिष्ठा रीति ने अपने विशुद्धाने उदार योगाने के तो बुद्धि योगारक मु नेत्र अर्धोन्मिल करून पद्मासन घूमने बसलाब्रह्मा से प्रतीक ओंकारा उच्चारम पदा प्राप्ति रहें असा बुद्धीचा पूर्ण निश्चय करून त्या मुने एखाद्या घोलकार स्वरूपी ब्रह्म चैतन्याशी एक रूप होण्याला शरीरातील कुटस्थ जीव चैतन्य उन्मुख होईपर्यंत त्याने ओंकाराचा उच्चार चालवला अशा रीतीने ओंकाराचा उच्चार करताना ओम मधील साडेतीन मात्रापैकी पहिल्या मात्र म्हणजे ओठापर्यंत आणि त्यामुळे अगस्त्य मुनीने प्राशन केलेला सागर ओकून टाकावा त्याप्रमाणे त्याच्या शरीरातील प्राणवायूचा रेचक होईल याप्रमाणे त्याच्या शरीरातून बाहेर निघणारा प्राणवायू घरट्याचा त्याग करून निघालेल्या पक्षी आकाशात जाऊन उडत राहतो त्याप्रमाणे ब्रह्म भावाने भरून टाकलेल्या बाह्य आकाशात जाऊन रे प्राणवायू बाहेर पडताना त्या संघर्षणामुळे हृदयात भावनेमुळे उत्पन्न होणारा आग्ने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरणारा अरण्यातील दावा न शुष्क वृक्षाला जाळून टाकतो त्याप्रमाणे त्याच्या सर्व शरीराला जाळून टाके ओंकारामधील प्रथम अंशाचा म्हणजे अकाराचा उच्चार करत असता त्या मुनीची स्थिती भावनेमुळे अशा प्रकारची होऊन जाईल त्याकरता उदानक मुनिने हटयोगातील प्राणायामाचा अभ्यास केला होता असे नाही कारण हटयोग हा दुःखप्रद आहे ओंकारामधील दुसऱ्या मात्रेचा म्हणजे ऊ कारूपे अनुदार अनुदान मात्रेचा मंद्र मन दर उच्चार करत असताना एखाद्या घटातील उदकाप्रमाणे त्याच्या प्राणवायूच्या आपोआप समस्थिती होऊन कुंभक होईल त्यावेळी त्याचा प्राणवायू बाहेर किंवा आत खाली आणि वर अथवा दिशा मध्ये जात नसे स्तंभित केलेल्या पाण्याप्रमाणे तो क्षुब्ध होऊन तेने उत्पन्न होणारा अग्नि आकाशातील विद्युलतेच्या तेजाप्रमाणे क्षणात शांत होईल परंतु त्यामुळे शरीराचे बर्फाप्रमाणे शुभ्र भस्म झाले आहे असे आढळून सुखदायक पूरकशयेवर आरूढ झाल्यानंतर देहातील अस्थी स्पंदरहित रहिताने पांढरे शुभ्र झाल्यात असा प्रकार त्याच्या अंतर्मुखदृष्टीला गोचर होईल नते स्थूल शरीर अस्थि भस्म प्रचंड प्राणवायू या प्रवाहा वरिष्ल आकाशन उड़न लस्थिभस्मा रुद्रा नीचे व्रता प्रमाण तपा योगा अत्यंत कृष्ण अपने सूक्ष्म शरीर लेप लगे है आरतर अस्थिभस्म सर्व गगना व्यापन टाके शरद ऋतु मधी ढगा प्रमाण क्षण कोई यहाँ पत्ता सुधा लगत ना परंतु उद्दालकाची दुसऱ्या मात्र हा ओंकारामधील तिसऱ्या भागाचा म्हणजे म या शांतीप्रदाक्षराचा उच्चार करताच त्याच्या शरीरात प्राणवायू भरू लागून पूरक होईल यावेळी त्याचे प्राण भावने अमृत स्वरूपाच्या मध्यभागी स्थिती होत आणि त्याप्रमाणे गगन कोशात संचार करणारे त्याचे प्राण चंद्रमंडल रूप बनत अशा रीतीने चंद्रमंडलात प्रविष्ट झालेले त्याचे प्राणवायू धर्म मेघ नावाच्या समाधीतल्याप्रमाणे आल्हादाने परिपूर्ण होऊन अमृतधारा शंकराच्या मस्तकावरून पडणाऱ्या आकाशगंगेप्रमाणे आकाशातून खाली उतरून त्याच्या शरीराच्या अवशिष्ट असलेल्या भस्मावर येऊन पडली त्यामुळे त्यामध्ये मंदर पर्वताचे मंथन चाललेले अशा क्षीरसामुद्रात पारिजात वृक्ष उत्पन्न व्हा त्याप्रमाणे शरीर चतुर्भुजे झाले आणि त्याची कांती चंद्रबिंबाप्रमाणे शोभायमान होऊ लागली अशा तऱ्हे त्या उद्दालक मुनीचे शरीर नारायणाच्या देहाप्रमाणे बनले आणि त्याचे नेत्र आणि मुख मुखकमल विकसित होऊन रमणीय आणि तेजस्वी दिसू लागले ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाने एखादे सरोवर तुडुंब भरून टाकावे किंवा वसंत ऋतू रसाने वृक्षाचा अंतर्भाग परिपूर्ण करावा त्याप्रमाणे त्याच्या अमृतमय प्राणाने त्याचे शरीर भरून टाकले चक्राकार भोवऱ्याने पसरत जाणाऱ्या पाण्याने गंगा नदी भरून जावी त्याप्रमाणे षट मार्गाने पसरत उभ्या राहणाऱ्या कुंडलिनीला त्याच्या प्राणवायूने भरून टाकले सारांश वर्षाकाल काल निघून जाता ज्याप्रमाणे पृथ्वीचा पृष्ठभाग अतिशय स्वच्छ आणि प्रसू लागतो त्याप्रमाणे त्या उद्दारक मुचे शरीर ओंकाराचा उपचार करत असताना केल्या जाणाऱ्या उन्मुख झाले त्यानंतर त्या उद्दालक मुनीने पद्मासनावस्थित होऊन एखाद्या उन्मत्त हत्तीला बंधनस्थानी बांधून ठेवतात त्याप्रमाणे त्याने आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आवरून निर्मिकल्प प्रथम त्यांच्या योगाने बहि्या मनाला शांत करण्यासाठी त्याने प्राणायामाचा अभ्यास केला त्यामुळे त्याचे ते प्राणवायुरूपी चंचल हरिण स्थिर झाले एखादा अर्धवट रोवलेला खुंटा त्याला बांधेऱ्या दौऱ्याने ओढल्या म्हणजे उपटला जाऊन दूर नेला जावा त्याप्रमाणे त्याचे मन संसार चिंतमुळे निर्विकल्प समाधीच्या स्थितीपासून ओढून नेले जाऊ लागले अशा रीतीने अधभागी धावणाऱ्या आपल्या चित्ताला त्याने विवेकबलाने मागे परतवले आणि एखाद्या सेतूने पाण्याला क्षणात अडकून टाकावे त्याप्रमाणे त्याने आपल्या मनाला समाधीमध्ये निरुद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संध्याकाळच्या वेळी एखादे कमल अर्धवट मिटले जावे आणि त्यामुळे त्यातील मध प्राशन करणारे दोन भ्रमर स्तब्ध व्हावे त्याप्रमाणे त्याने आपले नेत्र अर्धोनिलित केले आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यातील बुबुळे स्पंदरहित होऊन शोधू लागले ज्याप्रमाणे एखाद्या चक्रवर्ती राजाच्या जन्मकाळी शुभ सूचनायूच्या शीतल आणि मंद मंद वाहू लागतात त्याप्रमाणे त्या, त्या मुनीच्या प्राणापान वायूंचा प्रवाह सौम्य अशा रीतीने वाहू लागला तिळातील तेल ज्याप्रमाणे प्रयत्नाने निराळे करतात त्याप्रमाणे त्या मुनीने दृढ प्रयत्नाने आपलीकडून काढून घेऊन परावृत्त केले आणि एखादे आपले अवयव आत ओढून घेते त्याप्रमाणे त्याने आपल्या इंद्रियांना अंतर्मुख केले ज्याप्रमाणे एखाद्या लहानश्या भांड्यात झाकून ठेवलेला आणि म्हणी एका है कि दूर किरण देतो त्या प्रबुद्ध मुनी ने सर्व बाह्य विषया केला के एखाद वृक्ष मार्गशीर्ष महीन रसान लीन करतेसना अधिष्ठान तत्व लीन कर एखाद्या पाणाने भरलेले मातीच्या भांड्याचे तोंड फडक्याने बांधून ते उलटे टांगून ठेवले असता पाणी बाहेर पडण्याला वाव नसल्यामुळे त्या अवस्थंभ करून, करून गुदाकुंचन केले आणि अशा रीतीने आपल्या शरीरातील नवद्वारामधील वायूचे आकर्षण करून त्याने आपल्या हृदयात स्थिर केले ज्याप्रमाणे मेरू पर्वताने रत्नांच्या योगाने प्रकाशमान होणाऱ्या आणि कल्पवृक्षावरील पुष्पांच्या योगाने रमणीय दिसणाऱ्या शिखराला धारण करावे त्याप्रमाणे आत्मरत्नाच्या प्रकाशाने रजतम्खरूपी कमलाच्या योगाने मनोरम दिसणाऱ्या आपल्या मानेला त्याने समरसे स्थिरक धारण केले आणि एखाद्या उन्मत्त हत्तीला विंध्य पर्वता मधील खळग्यात युक्तीने अडकून ठेवावे त्याप्रमाणे प्रत्याहारादी उपायांच्या योगाने त्याने आपल्या मनाला वश करून हृदयात स्थिर केले त्यामुळे आकाशाप्रमाणे अतिशय शांत आणि परिपूर्ण अशा सागराप्रमाणे शोभू लागले अशा रीतीने चित्त प्रसादामुळे ब्रमाकार स्थितीप्रत्र जाऊन पोहोचल्यानंतरही त्याच्या चित्तात मधून विपरीत भावना उदय पावत परंतु वरचे वर स्फुरण पाहून उडणाऱ्या मशकांना वायू उडवून लावतो त्याप्रमाणे आपल्या ब्रह्मकार वृत्तीप्रवाहाचा इतके झाले तरी ते विकल्प पुन्हा पुन्हा डोकेवर काढत आणि त्याच्या समाधीचा भंग करू लागत परंतु ज्याप्रमाणे एखादा शूर योद्धा रणांगणामध्ये आपल्या समोर येणाऱ्या शत्रूवर तलवार चालवून त्याची डोकी सपासप उडवून देतो त्याप्रमाणे आपल्या शुद्ध मनाच्या योगाने अंधकाराने आच्छादित झालेला आणि चंचल वृत्ती रुपी, रुपी कादळाच्या योगाने कलंकित झालेला विवेक रूपी सूर्य त्याला आपल्या हृदय रूपी आकाशामध्ये दिसू लागलं परंतु लगेच अंधकरणा सत्व गुणाच्या भावना करून वायूने काद झाल्यानंतर एखाद्या कमलाने उदय पावणाऱ्या सूर्याने युक्त असलेल्या प्रातस्तमयाकडे पाहावे त्याप्रमाणे त्याने आपल्या हृदयात तेजाचा विशाल पुंज पाहिला परंतु ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीच्या छाव्याने स्थलकमला युक्त असलेल्या वनाचा विध्वंस करावा त्याप्रमाणे त्याने त्याही भ्रमाचा निराश केला आणि एखाद्याला त्या, त्या, त्या मुने बाधित करून टाकवे सारंश रजगुणाच्या योगाने समाधी स्थितीतून वारंवार चाळवले गेलेले त्याचे मन अखेरीस रात्रीच्या वेळच्या कमलाप्रमाणे किंवा मदिरा प्राशन करून धुंद झालेल्या मनुष्याप्रमाणे गाढ निद्रा सुख अनुभव लागले परंतु ज्या प्रमाणेने शिण करावे त्याप्रमाणे विवेग प्रबोधाच्या योगाने त्याने त्या निद्रे निद्रेला करून टाकले अशा रीतीने झोपेचा पगडा उडाल्यानंतर सूर्याकडे पाहणाऱ्या मनुष्याला आकाशात मोहराच्या पिसाप्रमाणे निरनिराळ्या रंगाचे काल्पनिक आकार दिसू लागतात त्याप्रमाणे त्याच्या मनाला अनेक विध वासनांच्या योगाने छिदाकाशात निरनिराळे आभास दिसू लागले परंतु एखाद्या मेघाने तमाल विदीर्ण करून टाकावे वायूने झोक्याला नष्ट करावे किंवा दीपाने अंधकाराला गिळून टाकावे त्याप्रमाणे त्याने त्या आकाशभावनेचाही निराश केला त्यानंतर नामक मद्यप्राशन करणारा मनुष्य निद्रेन राहतो त्याप्रमाणे रात्रीच्या योगाने पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या जाढ्याचा सूर्याने निराश करावा करा त्याच त्याप्रकारे या मोहाचाही त्या बुद्धिवान उद्दालकाने निराश केला या तऱ्हेने आणि क्रमाने ते तम निद्रा मोह इत्यादी वृत्तीचे परिमार्जन केल्यानंतर त्याचे मन क्षण भरून अनिर्वच स्थितीमध्ये विश्रांती पावी परंतु ती दिव्य स्थिती त्याला प्राप्त होते नव्हते तो हे रागवा ज्याप्रमाणे एखाद्या सरोवराचे पाणी पाटातून वाहत वाहत शेतात पसरते आणि ते शेत पाण्याने तुडुंब भरले म्हणजे ते पाणी पुन्हा उलटून आपल्या मूळ स्थानाकडे वळते त्याप्रमाणे त्याची वृत्ती पुन्हा बाह्य प्रपंचाकार झाली लगेच त्याने आपल्या संवित कलेला स्वस्वरूपामध्ये पुन्हा स्थिर करण्याचा प्रयत्न केला त्याने पुष्कळ काळ ध्यानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे आणि निर्विकल्प समाधी मधील आनंद त्याला अनुभवता आला असल्यामुळे त्या संस्काराच्या सहाय्याने तो जेव्हा आपल्या मनाला आवरून स्वस्वरूपोनुख करू लागला तेव्हा सुवर्णाचा अलंकार बनावा त्याची वृत्ती सविकल्प समाधीमध्ये स्थिरता पाहू लागली एखाद्या घटातील चिखल शुष्क होऊन तो घटाला चिकटून घटरूप बनावा त्याप्रमाणे सविकल्प समाधीच्या अभ्यासक्रमाने त्याचे चित्त इंधनरहित अग्निप्रमाणे क्षीण होत होत अखेर दूध आणि पाणी एकजीव व्हावे त्याप्रमाणे चिदेकरस बनले अशा रीतीने त्याच्या चित्ताचा चित्तभाव नाहीसा होताच तरंगादे भेदांचा नायनट करून समुद्राने जलाचे सामान्य रूप धारण करावे त्याप्रमाणे त्याच्या चित्तातील चित प्रतिबिंब चिदबिंब चिद स्थिती चिद प्रत जाऊन पोहचले सारांश निर्विकल्प समाधीचा परिपाक झाल्यामुळे ज्या मधील सर्व द्वैताभास नाहीभूत शुद्ध चिदाकाशाच्या अत्युच्च स्थिती प्रत तो जाऊन पोहोचला मग त्या स्थितीमध्ये ब्रह्मादी देवाना प्राप्त होणाऱ्या नित्य निरतिशयानंदाचा तो जणू अनंतर सागरच बनला अशा रीतीने आपल्या शरीराचे शोधन करून आणि त्याचा अतीत होऊन तो सत्ता सामान्य रूप बनला आणि त्याचा चित्त चित्तवृत्ती रूपी हंस आत्मानंद सरोवरामध्ये सरो पोहू लागला आणि त्यामुळे शरद ऋतू मधील निर्मन आकाशातील पूर्ण चंद्राप्रमाणे तो शोधू लागला अखेरीस आत्मानुभवाच्या अद्वितीय आणि अनिर्वचनीय स्थितीवर पोहोचलेला तो उद्दालक मुनी निर्वाध प्रदेशातील दीप चित्रातील मूर्ती निस्तरंग समुद्र किंवा पर्जन्यवृष्टीनंतर जलशून्यतेमुळे मूकवृत्ती धारण करणारा मेघ त्यांच्या प्रमाणे शांत आणि स्थिर दिसू लागला अशा त्या दिव्य स्थितीमध्ये पुष्कळ काळ लोटल्यानंतर आकाशात संचार करणारे सिद्ध विद्याधर देव यांचे संघच्या संघ त्यांच्या दृष्टीला पडले ते सिद्ध समूह तसेच अप्सरागण याच्या होती अजमान इंद्र सूर्य इत्यादी श्रेष्ठ लोक प्राप्त करून एखाद आणि शांत वृत्तीचा पुरुष बाल्यावस्थेतील विरासाचा आदर करत नाही त्याप्रमाणे त्या, त्या ब्रह्मज्ञान संपन्न उदारकाने त्या सिद्धीजाला पुढे ढुंकून सुद्धा पाहिले नाही सारांश उत्तरायणात सूर्यदसा उत्तर तटावर सहा महिने राहतो त्याप्रमाणे सर्व सिद्धीना दूर झुकारून देणाऱ्या त्या मुनीने त्या समाधी गुहेत सहा महिने घालवले त्या आनंद मंदिरात राहत असताना ज्ञानाच्या सातव्या भूमिकेपर्यंत अभ्यास केल्यानंतर सिद्ध देव साध्य तसे ब्रह्मादे देव ज्या पदामध्ये राहतात अशा जीवनमुक्त पदापर्यंत तो जाऊन पोहचला इकडे आत्मस्वरूपाच्या नित्य निरतिशयानंदाचा आस्वाद घेता घेता तो उद्दालक मुनी सुखदुःखादिक क्षुद्र वृत्तींच्या पलीकडे जाऊन स्वयंप्रकाश आणि पूर्ण अशा आत्म्याशी समरस झाला ज्याप्रमाणे एखाद्या स्वर्ग सुख भोगलेल्या मनुष्याला भूलोक सुखाची किंमत वाटेनाशी होते त्याप्रमाणे आत्मानुभवाचा दिव्य आनंद मनुष्याने हजारो वर्षे भोगला किंवा क्षणभर भोगला तरी त्याचे मन शूद्र विषयामध्ये आसक्त होणे केव्हाही शक्य नसते ते, ते प्राप्त होणे हीच परमोच्च गती तीच खरोखरीची शांती आणि तेच शाश्वत कल्याणकारक श्रेय हो अशा त्या सर्व श्रेष्ठ पदाच्या झाली त्याला या जगद्रमाची पुन्हा एकदा एक प्राप्त झाले त्यांना नंदन मनाची प्राप्ती झालेल्या माणसांना खदिर वृक्षाने युक्त असलेल्या अरण्यात जाऊन राहण्याची कालत्र इच्छा होत नाही त्याप्रमाणे ह्या दृश्य जगाच्या स्थितीमध्ये राहण्याची पुन्हा पुन्हा इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही ज्या मनुष्याने श्रवण मनन समाधी या साधनांच्या योगाने महदानंदाची पदवी प्राप्त करून घेतली असेल त्यांच्या मनाला राजे लोकांना स्पर्श करत नाही त्याप्रमाणे दृश्य जगाची येतकिंचित किंमत वाटत नाही ज्या मनुष्याचे चित्त एकदा त्या परमपदाच्या ठिकाणी विश्रांती घेऊ लागले म्हणजे त्याला समाधी व्युथ्यानदशेमध्ये क्वचित ही सहावी ज्ञानाची भूमिका म्हणजे जगताचे जगता भान होते आणि क्वचित जगताचे सातवी भूमिका केल्याप्रमाणे सर्व सिद्धीना दूर झुगारून देऊन त्या उद्दालक मुनीने समाधी स्थितीमध्ये सहा महिने घालवल्यानंतर चैत्र महिन्यात सूर्याने धुक्याचे पटल बाजूला सारून बाहेर पडावे त्याप्रमाणे त्याने आपल्या समाधीचे विसर्जन केले देह भानावर येत असत्या तेजस्वी मुनिने चहूकडे दृष्टी फेकली तो ज्यांची अंगक्रांती चंद्रबिंबाप्रमाणे स्नेग्ध आणि मधुर आहे ज्या नमस्कार करण्याकरता अत्यंत उत्सुक झालेल्या आहेत ज्यांच्या हातातील चौऱ्या वरून मंदार पर्वतावर शुभ्र वर्णाचे धुळीचे कण उडालेले आहेत आणि ज्यांच्या सुंदर हातामध्ये पताका शोभत आहेत अशा रमणी आपसरा ज्यावरून मंदार पर्वतावरील धुळीने आच्छादित झालेले भ्रमर उडत आहेत आणि ज्यावर उत्तमोत्तम पताका स्फुरण पावत आहेत अशा विमानांचे समुदाय त्याचप्रमाणे ज्यांच्या करकमलामधून पवित्र दर्भ शोभत आहेत असे आमच्यासारखे मुनी आणि विद्याधरीच्या संघाने वेष्टीत झालेले विद्याधर त्याच्या दृष्टीस पडले ते सर्वजन त्या महात्म्या उद्धालख्मणीला म्हणाले भगवन आमच्याकडे कृपादृष्टीने पहा हे विमान आम्ही आपल्या करता आणले तेव्हा ह्यात बसून आपण स्वर्ग लोकाला चला कारण या जगामध्ये जे जे श्रेष्ठ भूक प्राप्त होण्यासारखे त्यांच्या परमसीमेची भूमी जर कोणती असेल तर ती स्वर्ग हीच हो तेव्हा विभोग आपण आमच्या स्वर्गात चला त्या ठिकाणी आपल्याला आवडते आणि योग्य वाटणारे भोग असतील ते भोग आपण कल्पपर्यंत खुशाल भोगत राहा या जगात जे जे महान पुरुष सर्व तऱ्हेच्या तपश्चर्या आप करण्यात आपले आयुष्याचा व्य करतात त्याचे अखेरचे ध्येय स्वर्गातील भोग भोगणे हेच असते ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीला खुश करण्याकरता त्याच्या भोवती हत्तीने जमावे त्याप्रमाणे भगवन आपली सेवा करण्याकरता या पहा पहाच्या स्त्रिया या ठिकाणी कल्पवृक्षावरील फुलांचे हार तयार करून आणि हाता चौऱ्या धारण करून आपल्या सभोवती उभ्या राहिल्या या जगात धर्म आणि अर्थ यांचे जर कोणते सार असेल तर ते काम हेच असून कामाचे सार कोणते असेल तर ते उत्तमोत्तम स्त्रिया हेच होत सुवासिक मंजिरी वसंत ऋतूमध्येच उत्पन्न होतात त्याप्रमाणे उत्तम, उत्तम तरुणी स्वर्गामध्येच निर्माण होत अशा रीतीने भाषण करणारे ते देव आपले अतिथी आहेत असे समजून उद्दालक मुनीने त्यांची यथास पूजा केली परंतु त्याने केलेले स्वर्गाचे वर्णन ऐकून त्याच्या मनावर मोहाचा यत्तकिंचित सुद्धा पगडा बसला नाही तो मुनी आता आत्मनिष्ठ झालेला असल्यामुळे स्वर्गाच्या ऐश्वर वर्णनाने त्याला हर्ष झाला नाही कि किंवा त्या ऐश्वर्यासंबंधाने त्याच्या मनात तिरस्कार बुद्धी उत्पन्न झाली नाही त्या सिद्ध गणांना उद्देशून तो फक्त एवढेच म्हणाला की अहो सिद्धानो आपण आता येथून गमन करावे आणि असे शब्द उच्चारून तो मुनी लगेच निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाला अशा प्रकारे विषयोपभोगाना संबंधाने पूर्णपणे विरक्त झालेल्या त्या उद्दालक मुनीची काही दिवस सेवा केल्यानंतर ते सिद्धही तेथून निघून गेले पुढे जीवनमुक्त स्थितीप्रत जाऊन पोचलेल्या त्या मुनीने अरण्ये ऋषींचे आश्रम मे मंदर कैलास हिमालय विंध्य वगैरे पर्वत तसेच निनिराळी द्वीपे उपवने दिशा जंगले, अरण्यभूमी यांच्यामध्ये यथेच्छा यथासुख संचार केला तेव्हापासून त्या उद्दालक मुनीने पर्वतावरील गुहामधून ध्यान लिहिला करण्यात आपला काळ कंठला अशा रीतीने <coughs> ध्यानाभ्यास करत असता तो कित्येक वेळा एक एक दिवसानंतर त्याचे चित्त समाधी इतके सुस्थिर झाले कि बाह्यता व्यवहार करत असताही त्याच्या समाधीचा भंग होत नसेल वृत्ती चिदाकार करण्याचा अभ्यास करता करता अखेरीस त्याच्या ठिकाणी अपरिचिन चित बिंबला आणि त्यामुळे सूर्याचा प्रकाश भूमीवर सारखा पसरतो त्याप्रमाणे सर्व भूतासंबंधीचा समत्व भाव त्यामध्ये आरूढ झाला चिराभ्यासामुळे तो सत्ता सामान्याच्या स्थितीप्रथ दौन पोहचला या कारणाने चित्रातील सूर्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी या दृश्य जगासंबंधाने वृत्तीचे उदयास्त होत नाहीसे झाले सारांश चितवृत्तीमधील सर्व विक्षेप गलित होऊन त्याला उद्दालक मुनी शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे शांत अपरिच्छिन्न निरतिशय सुखर स्वरूप आणि आवरण शून्य अशा ब्रम्ह भावाच्या स्थिती परत जाऊन पोहोचला इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग चौपन्न